स्कंध चौथा अध्याय अकरावा संजीवनी मंत्र प्राप्तीसाठी शुक्राचार्यांची तपश्चर्या सर्व देव दैत्यांना तेथे सोडून निघून गेले तेव्हा भृगू सर्व दैत्यांना उद्देशून म्हणाला हे दानव श्रेष्ठानु मी आता जे सांगत आहे ते ब्रह्मदेवाने पूर्वीच सांगून ठेवले आहे ते तुम्ही श्रवण करा सज्जनांचे दुःख हरण करण्याकरता तो जनार्दन विष्णू दैत्यांचा वध करील पूर्वी वारहा रूप धारण करून त्याने पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी हिरण्याक्षाचा वध केला नंतर त्याने नृसिंह रूप धारण करून हिरण्य वध केला तो धैर्यशील आणि सामर्थ्यसंपन्न विष्णू आत्ताही दैत्यांचा वध करेल हे माझे भाषण वृथा होणार नाही जोवर मी तुमचे रक्षण करीत होतो तोवर तुम्ही सर्व देवांनाही जिंकडा समर्थ होता पण आता मात्र त्या श्रीहरीप्रमाणे मला मंत्रसिद्धी पुरवत नाही म्हणून हे दानवानू तुम्ही काळ वाट पाहत राहा मंत्र प्राप्त भावेत, म्हणून मी आता सत्वर त्या देवेश्वर महादेवांकडे जातो मंत्र प्राप्त झाल्यावर मी त्वरित परत येईल भृगूचे ते भाषण ऐकून दैत्य दिन झाले ते सर्व नम्रपणाने त्यांना म्हणाले हे मुनिश्रेष्ठ सांप्रत आम्ही पराभूत झालो हो। आहोत असे असताना आम्ही आता या पृथ्वीवर राहण्यास कसे बरे समर्थ होता आपल्या म्हणण्याप्रमाणे काही काल आम्ही कसे तरी राहून वाट पाहू कारण बहुतेक सर्व बला आहे जे थोडे शिल्लक आहेत ते समजा त्यामुळे ते, ते युद्धात टिकाव धरू शकणार नाही ते तेव्हा काय करावे दानवांचे ते सत्य बोलणे ऐकून ते मुनी श्रेष्ठ शुक्राचार्य म्हणाले मी सत्वर जाऊन शंकराकडून मंत्र प्राप्त करून घेतो तोपर्यंत तुम्ही तप आणि शम यांचे अवलंबन करा समयोजित उपाय करून पाहत असे सांगतात तेव्हा ते उपाय शोधून देश सामर्थ्य लक्षात आणून समंजसवीराने योजना करावी आपले कल्याण व्हावे म्हणून वेळ आलीच तर प्रत्यक्ष शत्रूची सेवा करावी पण पुन्हा स्वतःला सामर्थ्य प्राप्त झाल्यावर मात्र विचारमंत पुरुषांनी शत्रूचा वधच करावा तेव्हा हे दैत्यश्रेष्ठानु सांप्रत तुम्ही कपटाचे आचरण करून सामपूर्वक विनम्र राहून मी परत येण्याची वाट पाहात येथेच स्वस्थ रहा। हे दानवानू महादेवापासून मंत्रप्राप्त करून मी सत्वर परत येईन मंत्राच्या सामर्थ्याचा उपयोग करून देवांचे दारुण युद्ध करेन असे आश्वासन देऊन ते मुनिश्रेष्ठ शुक्र मंत्रप्राप्तीसाठी महादेवाची आराधना आणि तपश्चर्या करण्यास सत्वर निघून गेले तेव्हा त्या सत्यव्रत व्यवहार देवांच्या विश्वासात पात्र असलेल्या प्रल्हादाला सर्व दानवांनी देवांकडे पाठवले सर्व असुरांसह तो दैत्यराज प्रल्हाद देवांना नमस्कार करून विनंतीच्या स्वरात म्हणाला हे देवांनु आम्ही शस्त्र त्याग केला आहे तसेच युद्धाचा विचारही सोडून दिला आहे आम्ही सर्वजण आता वल्कले धारण करणार आहोत आणि तपश्चर्यानंदी होऊन विश्वासाने दैत्यांनी आपली शस्त्री ठेवून दिली होती म्हणून विश्वास ठेवून ते सर्व देव पुन्हा क्रीडा करण्यात मग्न झाले सर्व दैत्य दांभिकपणे कश्यप मुनीच्या आश्रमात येऊन राहिले त्यांनी तपश्चर्याचे ढोंग केले शुक्राचार्यांची वाट पाहत तेलक्रमण करू लागले नंतर शुक्राचारुक्राचार्य ला। त्याला म्हणाले देवांचा पराजय आणि असुरांचा जय होण्याकरता ब्रहस्पती जवळ नसलेले मंत्र आपल्यापासूनच प्राप्त करून घेण्याची माझी इच्छा आहे ते त्याचे भाषण श्रवण करून कल्याणरूप सर्वज्ञ असे शंकर मनात म्हणाले आता काय करावे विषयी धारण करून मंत्रप्राप्ती करून घेण्याकरता येथे आला आहे परंतु काही झाले तरी देवांचे रक्षण मला केलेच पाहिजे असा विचार करून त्या कल्याण करत्या महेश्वराने दुर्घट आणि अतिशय उग्र असे व्रत त्याला सांगितले भगवान शंकर म्हणाले सहस्त्र वर्षे पूर्ण होईपर्यंत जर तू अधोमुख होऊन कणधूम सेवन करशील तर तुझे कल्याण होईल आणि तुला मंत्रही प्राप्त होतील असे महेश्वराने सांगितले असता त्या महेश्वराला प्रणाम करून शुक्राचार्य म्हणाले हे देवा हे सुरेश्वरा आपल्या आज्ञेप्रमाणे मी व्रत करेन असे शंकराला सांगून शुक्राचार्यांनी उत्कृष्ट व्रत करण्याचा विचार केला आणि मंत्र निश्चय करून ते एक एकसारखे कणधून सेवन करीत राहिले शुक्र व्रत करण्यास तत्पर होऊन राहिले दैत्य दंभ तत्पर आहेत असे कळल्यानंतर देव दक्षतेने विचार करू लागले त्यांनी बेद केला देव संग्रामाला उद्युक्त झाले दानव तप करीत होते तेथे ते सर्व देव आयुधे धारण करून गेले तेव्हा आयुधे घेऊन आणि कवचे धारण करून आलेल्या त्या देवाना अवलोकन करता क्षणी ते दैत्य भयाने उद्विन झाले एकाएकी उठलेले देव पाहून भयाने जर्जर झालेले ते दैत्य भाषण करू लागले ते म्हणाले हे देवानो भयभीत होऊन आम्ही शस्त्र तपश्चर्या करीत बसले असता पूर्वी अभय देऊनही तुम्ही आमचा घात करण्याच्या उद्देशाने येथे प्राप्त झाला आहात हे देव हो तुमचे सत्य कोणीकडे गेले शस्त्र त्याग केलेले भयभीत आणि शरणागत यांचा वध करू नये हा तुमचा श्रुत्युक्त धर्म कुणीकडे गेला देव म्हणाले तुम्ही कपटाने मंत्र प्राप्त करून करता, शुक्राला शिवाकडे पाठवले आहे आणि तुमचे तपही कोणत्या हेतूने प्रवृत्त झाले हे आम्हाला समजून चुकले आहे यामुळे आम्ही तुमच्याशी युद्धच करणार आहोत तुम्ही युद्धाकरता सज्ज व्हा हातामध्ये शस्त्र धारण करा छिद्र पाहून शत्रूचा वध करावा हा सनातन धर्म आहे ते भाषण श्रवण करून दैत्यांनी परस्पर विचार केला सर्वजण भयाने विभल झाले आणि पलायनाविषयी तत्पर होऊन तिथून निघून गेले ते भयभीत झालेले शुक्र दानव शुक्रमातेला हो शरण गेले त्यावेळी अति त्रस्त झालेल्या त्या दानवांना अवलोकन करून तिने त्यांना अभय दिले काव्यमाता म्हणाली हे दानवहू भिवू नका भय सोडा माझ्याजवळ असणाऱ्यांना भयप्राप्त होणार नाही हे भाषण ऐकून दैत्य आयुधरहित जरी होते तरी निर्भय आणि स्वस्त होऊन त्या श्रेष्ठ आश्रमामध्ये काव्य माते सन्दी राहिले दानव पळून गेले असे अवलोकन करता क्षणीच देव बला, -बला विचार न करता त्यांच्या मागोमाग शुक्राच्या आश्रमात गेले सर्व देव दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त होऊन तेथे गेले शुक्रमातेने जरी त्यांचे निवारण केले तरीही ते त्या आश्रमात असलेल्या दैत्यांकडेच गेले नंतर देव दैत्यांचा वध करीत आहेत असे अवलोकन करून काव्यमाता कोपाने थरथर कापू लागली ती म्हणाली हे दैत्य हो भिवू नका मी तपश्चरेच्या योगाने या सर्वांना निद्रायुक्त करते असे म्हणून तिने निद्रेला प्रेरणा केली असता ती निद्रा देवांजवळ गेली तेव्हा इंद्रासह सर्व देव निद्राधीन झाल्यामुळे मुक्याप्रमाणे स्वस्थ बसले निद्राग्रस्त झाल्यामुळे दिन झालेल्या देवांना अवलोकन करून विष्णू इंद्राला म्हणाला हे सूर्यश्रेष्ठा तुझे कल्याण असो तू माझ्यामध्ये प्रवेश कर मी तुला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईन आणि तुझे रक्षण करीन असे विष्णूने सांगितले असता इंद्र त्याच्या ठिकाणी प्रविष्ट झाला नंतर हरिने त्याचे रक्षण केले आणि तो निद्रेपासून मुक्त होऊन निर्भय झाला हरिने रक्षण केल्यामुळे इंद्र निर्भय झाल्याचे पाहून काव्यमाता फारच क्रुद्ध झाली ती म्हणाली हे इंद्रा तू गर्व करू नकोस जरी विष्णूने तुझे रक्षण केले तरी आता सर्व देवांसमक्ष मी तुला तपोबला विष्णूसह भक्षण करते माझे तपोबल कसे आहे हे तुला आत्ताच दाखवते असे तिने सांगितले असता तात्काळ ते उभयता महात्मे इंद्र विष्णू तिच्या योगशक्तीने ग्रस्त होऊन त्याच ठिकाणी स्तब्ध झाले ते स्तब्ध झाल्याचे अवलोकन करून सर्व देव विस्मयचकित झाले ते मनामध्ये खिन्न होऊन आक्रोश करू लागल्याचे अवलोकन करून इंद्रविष्णूला म्हणाला हे मधुसूदना तुमच्यापेक्षा म्हणून हे विष्णू हे प्रभू तिने आपल्याला दग्ध केलेले नाही तोच तुम्ही हिचा वेगाने वध करा त्या दुष्टस्त्रीला तपामुळे गर्व झाला आहे इंद्राने भगवान विष्णूला असे सांगितले असता त्या लक्ष्मीपतीने तिच्या दया सोडून देऊन चक्राचे स्मरण केले विष्णूने चक्राचे स्मरण करताक्षणीच त्याच्या आधीन असलेले ते असले चक्र तेथे प्राप्त झाले नंतर इंद्राने सांगितल्यामुळे क्रुद्ध झालेल्या त्या विष्णूने तिचा वध करण्याकरता ते हातामध्ये घेतले त्याने वेगाने तिचा वध केला ते अवलोकन करून इंद्र आनंदित झाला देवही अतिशय संतुष्ट झाले ते निश्चिंत आणि आनंदित होऊन जय जय म्हणून हरीची स्तुती करू लागली याप्रमाणे जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला पण स्त्रीबद्ध झाल्यामुळे भृगूचा दुर्घर्षाप होईल की काय असे भय उपस्थित होऊन त्याविषयी इंद्र आणि विष्णू यांच्या मनामध्ये त्याचवेळी भयंकर शंका उत्पन्न झाली आणि ते चिंता करू लागले अध्याय अकरावा समाप्त